कालकेतूचा वध त्या सुंदरीचे भाषण ऐकून राजा म्हणाला हे सुंदरी मीच तो आहे तुझ्या बोलण्यामुळे मला आता विरहाचे दुःख होत आहे मदन बाणांमुळे माझे मन विव्वल झाले आहे एकावलीचे गुणवर्णन ऐकून माझे चित्त वेधून गेले आहे हय हय पती शिवाय मी इतरांना वर्णन नाही हा राजकन्येचा निश्चय ऐकून मी तिचा दास झालो आहे तेव्हा आता मी काय करू तेवढे मला सांग हे सुलोचने त्या राक्षसाच्या नगरीचा मार्ग मला सत्वर सांग म्हणजे त्या क्रूर राक्षसाचा वध करून मी एकावलीची सुटका करीन आणि तिला लवकर शोकमुक्त करीन राजाचे हे भाषण ऐकून यशोवती आनंदित झाली ती राजाला म्हणाली हे राजेंद्रा मी तुला भगवतीचा सिद्धीदायक मंत्र देते त्या योगे तुला राक्षसाचे नगर मी दाखवू शकेन म्हणून तू आता माझबरोबर तिकडे चल तो राक्षस बलाढ्य आहे म्हणून तू खूप मोठे सैन्य बरोबर घे आणि माझ्या सखीला सोडव असे म्हणून दत्तात्रयापासून प्राप्त झालेल्या योगेश्वरी महामंत्र तिने राजाला दिला त्यामुळे हय हय सर्वज्ञ झाला तो सत्वर त्या नगराकडे जाण्यास निघाला भुजंगाने रक्षण केलेल्या प्रति नगरीत तो येऊन पोहोचला त्या राजाला पाहून कालकेतूचे दूध भयग्रस्त झाले आणि राजाकडे गेले त्यावेळी राजा कामविव्वल होऊन एकावलीची प्रार्थना करीत होता त्याचवेळी दूत येऊन म्हणाले हे राजा एकावलीची सखी यशोवती एका राजपुत्राला घेऊन सैन्यासह येत आहे तो राजपुत्र इंद्रपुत्र जयंत किंवा शिवपुत्र कार्तिकेय यांच्याप्रमाणे भासत आहे तेव्हा या ते देवतुल्य राजपुत्राशी युद्ध कर अथवा राजकन्येला सोडून दे दूतांचे भाषण ऐकून कालकेतू क्रुद्ध झाला त्याने आयुधान सह सुसज्ज असलेले प्रचंड सैन्य पाठवले नंतर तो कालकेतू एकावलीला म्हणाला हे सुंदरी तुझ्यासाठी कुठला राजपुत्र सैन्यासह येत आहे तो तुझा पिता आहे की दुसरा कोणी आहे हे सत्वर सांग तो जर तुझा पिता असेल तर त्याच्याशी युद्ध न करता मी त्याला सन्मानाने येथे आणीन आदरपूर्वक विविध रत्ने आणि भूषणे यांनी त्याची पूजा करील पण जर दुसरा कोणी असेल तर संग्रामात मी त्याचा वध करीन हे विशाल नयने मी सर्वांना अजिंक्य आहे एकावली म्हणाली हे राजा मला तर काहीही माहित नाही पण हा माझा पिता अथवा भ्राता नसून कोणीतरी दुसराच आहे तो का आला आहे हेही मला समजत नाही राजा म्हणाला ती यशोवती त्या वीराला घेऊन येत आहे ती मोठी उद्योगी आहे तिने ही घटना घडवून आणली माझ्याशी युद्ध करील असा मला कोणीही शत्रू नाही त्याच पुन्हा दूध तेथे येऊन राजाला म्हणालेूढ होऊन नगराबाहेर पडला त्याचवेळी एकवीरही अश्वारुढ होऊन तेथे प्राप्त झाला इंद्र आणि वृत्रासूर यांच्या युद्धाप्रमाणे त्यांचे प्रचंड युद्ध झाले युद्धामुळे आकाश व्याप्त झाले त्या लक्ष्मीपुत्राने कालकेतूवर गदेचा प्रहार केला त्याबरोबर तो प्रचंड राक्षस एखाद्या पर्वताप्रमाणे कोसळला आणि मृत झाला इतर राक्षस सैन्य भयाने पळून गेले नंतर यशोवती आवेगाने एकावलीकडे गेली आणि तिला म्हणाली हे सखे राजपुत्र एकवीराने भयंकर युद्ध करून त्या दुष्टाचा वध केला श्रमाने व्याकुळ झाल्यामुळे विजयी राजा सीमेवरच थांबला होता तुझ्या दर्शनाची इच्छा करीत आहे म्हणून तू त्या मदनतुल्य राजाला दर्शन दे मी त्याला गंगेच्या तीरावर सर्व वृत्तांत कथन केला आहे तेव्हा तोही विरवामुळे व्याकुळ झाला आहे यशोवतीचे हे भाषण ऐकताच एकावली लज्जित झाली आणि राजपुत्राकडे जाण्यास निघाली पालखीत बसून ती सीमेवर आली त्यावेळी तिचे वस्त्र आणि मुख मलिन झाले होते नंतर अधोमुख होऊन त्या कन्येने राजपुत्राला दर्शन दिले त्याचवेळी यशोवती म्हणाली हे राजपुत्रा ही कन्या तुझ्या अधीन असून हिचा पिताही ही कन्या तुला अर्पण करण्याची इच्छा करीत आहे म्हणून तू हिला पित्याकडे पोहोचव म्हणजे तो विधीपूर्वक तुमचा विवाह करील ते ऐकून राजपुत्राने दोघींनाही त्यांच्या नगराकडे पोहोचवले राजालाही कन्या परत आल्यामुळे आनंद झाला यशोवतीने सर्व राजाला निवेदन केला राजाने एक एकवीराचा सत्कार केला आणि विपुल नजराणे देऊन दोघांचाही विवाह केला तो लक्ष्मी पुत्र तिचा स्वीकार करून आपल्या नगराकडे परत गेला तेथे त्याने अनेक प्रकारे विषयोपभोग घेतले पुढे त्यांना कृतवी नावाचा पुत्र झाला तो पुढे फार प्रसिद्धी पावला अध्याय तेविसावा समाप्त